श्री देवी भागवत स्कंद सहावा श्री गणेशाय महा, श्री महादेवे नमहा श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो स्कंद सहावा अध्याय पहिला विश्वरूपाचे चरित्र ऋषी म्हणाले हे महाभाग्यवान सुता तू सांगितलेल्या भगवतीच्या कथा श्रवण करूनही आमची तृप्ती झाली नाही वेदात सांगितलेली एक पापनाशक कथा ऐकण्याची आमची इच्छा आहे त्वष्ट्याचा महाप्रतापी पुर याचा इंद्राने वध का केला देवांचा बाजूचा होता मग त्या महाबलाढ्य ब्राह्मणपुत शंकर ऋतू करणाऱ्या त्या इंद्राने सत्वगुणी असून सुद्धा वृत्राचा कपटाने वध केला देव सत्वगुणी आणि कपटी यात विरोध नाही का परमसत्वगुणी विष्णू त्यावेळी इंद्राचा वज्रात प्रविष्ट झाला तह करूनही इंद्र आणि विष्णू यांनी कपटाने उदकाच्या फेसाच्या वृत्राचा घात केला हे सुता, इंद्र, हे सुधा, कना। देव सदाचार संपन्न असतात म्हणूनच त्यांना शिष्टत्व प्राप्त होते पण ते तर कपटाचरणी आहेत इंद्राने कपटाने वृत्राचा वध केल्यामुळे त्यांना ब्रम्हत्येचे पाप लागले नाही काय शिवाय श्री देवीने वृत्रासुराचा वध कसा केला सुत म्हणाले आता वृत्रासूर वधाचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो या वधामुळे इंद्राला केवढे दुःख भोगावे लागले हेही आता ऐका हे मला व्यासांनी सांगितले जन्मेजे राजा म्हणाला हे मुने इंद्राने विष्णूचे सहाय्य घेऊन वृत्रासुराचा वध का आणि कसा केला वृत्रासुराच्या निमित्ताने आंबेचे वैभव आम्हाला सांग व्यास म्हणाला हे राजेंद्रा देवानी एकदा अमृतपाशन केल्यावर पुन्हा अमृताविषयी त्यांची इच्छा राहत नाही तू पुराण श्रवणाची इच्छा करतोस तू धन्य आहेस हे राजा नित्य पुराण कथा श्रवण केल्याने भक्तिभाव दृढ होतो श्रोता एकचित्ताने ऐकतो म्हणून सांगणाऱ्यालाही आनंद होत असतो निष्पा पुत्रासुराचा वध केल्यामुळे इंद्राला दुःख प्राप्त झाल्याची कथा पुराणात आहे हे राजा मुनि श्रेष्ठ वृत्रासुराच्या हातून निंद्य कर्म घडल्यामुळे त्या त्रिमस्तक वृत्रासुराचा वध करण्यात आला त्यातून भगवान विष्णू ही मायामोहात अडकून अशा प्रकारची कर्मे करीत असतो जिंकण्यास कोण समर्थ आहे भगवानाला मत्स्यादी योनित जन्म घ्यावा लागला हे मायेमुळेच घडते म्हणून तो अविनाशी नरमित्र भगवान नारायण विहित अथवा अविहित कर्मे करतो प्रत्येकजण माया मोह यांनी विकल झालेला असतो म्हणून हे माझे ते माझे असा त्याला मोह होतो हो आणि तो पापाचा साठा करतो जगाचे रहस्य जाणाराही माया मोहापासून मुक्त नाही इंद्र विष्णू यासह सर्वजण यात गुरफटलेले आहेत प्रजाधिपती त्वष्टा हा देवकार्य असा ब्राह्मण होता इंद्राबद्दलच्या द्वेषाने प्रेरित होऊन त्याने तीन मस्तके असलेला पुत्र निर्माण केला त्याचे नाव विश्वरूप होते तो अत्यंत सुस्वरूप होता तो एकाच वेळी तीन मुखानी भिन्न कार्य करी एका मुखाने वेदाध्ययन दुसऱ्या मुखाने सुरापान आणि तिसऱ्याने सर्वत्र निरीक्षण असे तो एकदम करीत असे त्याने अत्यंत दारुण तप केले जितेंद्रिय आणि धर्म राहून त्याने पंचाग्न साधन केले ग्रीष्मकाली तो वृक्षाच्या शेंड्यावर बसे हेमंत आणि शिषी ऋतू तो उदकात राहत असे असे त्याचे दुर्घट तप अवलोकन करून इंद्र भयभीत झाला आपले इंद्रपद हा घेईल असे त्याला वाटले त्याने विचार केला अशा शत्रूची उपेक्षा करू नये कामाच्या योगाने याचे तप नाहीसे करावे इंद्राने काही अपसरांना विश्वरूपाकडे पाठवले उर्वशी मेनका रंभा घृताची तुलोत्तमा या रूपगर्विताना तो म्हणाला आज तुम्ही सर्वांनी माझे प्रिय कार्य करा ह्या माझ्या शत्रूचे तप नाहीसे करण्यासाठी विविध शृंगार वेशभूषा शरीराचे हावभाव वगैरे करून त्याला मोहवश करा हे अबलानो त्या विश्वरूपाने माझे स्थान घेऊ नये म्हणून तुम्ही सत्वर त्याचा तपोभंग करा इंद्राचे भाषण ऐकून अप्सरा म्हणाल्या आपण भिवू नका नृत्य गीत विहार यामुळे आम्ही त्याला मोहवश करू नेत्रकटाक्ष अंग विक्षेप करून आम्ही त्याला कामबाणा पीडित करू पण देवराज आम्हाला विश्वरूपाजवळ गेल्या त्या नृत्य गायनाधी विविध हावभाव करून त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागल्या पण विश्वरूपाने तिकडे लक्ष दिले नाही खूप प्रयत्न करून तो मुनी निश्चल राहिला अखेर त्या अप्सरा निराश होऊन इंद्राकडे गेल्या त्या देवराजाला म्हणाल्या हे देवादि देवा हे प्रभो आम्ही खूप प्रयत्न केला म्हणून तू आता दुसरा उपाय कर तो जितेंद्रिय असून त्याने आम्हाला शाप दिला नाही हे नशीबच नंतर अप्सरा गेल्यावर त्या मंदबुद्धी आणि पापात्म्या इंद्राने त्याचा वध करण्याचा विचार केला अध्याय पहिला समाप्त